पुस्तक साने सानेगुरुजींच्या गोड गोष्टी भाग सात बेबी सरोजा लेखक साने गुरुजी, वाचक विद्या पाटील प्रकरण चौदावे आनंदी आनंद गडे सरोजाला घेऊन रामराव आपल्या जन्मग्रामी शिवतरला आले ते हरिजन वस्तीत उतरले गावातील वातावरण आता निवळले होते महात्माजींच्या उपवासाने गावात क्रांती झाली होती रामराव आले आहेत असे कळताच पूर्वीची सनातनी मंडळी त्यांच्याकडे गेली त्यांना त्यांनी गावात नेले गावच्या मंदिरात त्यांनी प्रवचन केले ते ऐकून लोकांना आनंद झाला सरोजाने सुंदर अभंग व गाणी म्हटली किती गोड गळा आणि जिथे तरी किती गोड असे बायका म्हणाल्या आणि सरोजाला ती लाखो रुपयांची इस्टेट मिळाल्याचेही समजले लोकांना आश्चर्य वाटले, रामराव हा श्रीमंत होत त्यांचा वाडा त्यांना परत द्यायला सावका तयार होता रामरावांनी पैसे दिले व वा वाडा घेतला सरोजावर वा रामराव पुन्हा वाड्यात आली हरिजन बंधू आल त्यांनी वाडा झाडला स्वच्छ केला या वाड्यात आपण धर्मार्थ दवाखाना घालू असे रामराव म्हणाले प्रेमाची लहानपणीची इच्छा पूर्ण होईल गावकरी म्हणाले तुम्ही या स्पृश्यांना जागा दिली ते देवाला आवडले महात्माजी महात्माजीसारख्यांनी आज ते अंगावर घेतले देवाचे काम करणाऱ्यावर आज न उद्या लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय कशी राहील आपल्याच भावांना जो दूर लोटतो तो भाग्याला दूर लोटतो स्वातंत्र्याला दूर लोटतो आता आमचे डोळे उघडेल तुम्ही आमचे गुरु आणि महात्माजीचा जगद गुरु सरोजासह रामराव मुंबईस आले श्रीधर प्रेमा आता सुटून आनंदी आनंद झाला दुःखानंतरच्या सुखाला एक अपूर्व गोडी असते श्रीधरला त्या जुने आठवणी येतात परंतु प्रेमा एकदम म्हणते नको हो जुने काडू, एकदा सर्व मंडळी पुन्हा शिवतरला आली वीट नाकाला दहा रुपयांचे शंभर रुपये प्रेमाने दिले शिवतरच्या त्या वाड्यात धर्मार्थ दवाखाना आता सुरू झाला त्या दवाखान्याला आत्याचे नाव दिले गेले आपल्या बहिणीवर आपण कायमचा राग कसा केला याच्या रामरावाना पुष्कळ वेळा वाईट वाटते परंतु मनुष्य कितीही चांगला असला तरी तोही एखाद्या वेळी चुकतो घसरतो आणि यातच मौज आहे या जगात गर्व कोणालाच नको निर्दोष एक परमेश्वर आहे आपण सारी धडपडणारी त्याची मुले आत्याच्या प्रेमआठवणी प्रेमा सांगते आफ्रिकेतील सांगते आपण जाऊ आफ्रिकेत वाघ सिंह आत्ती बघायला सरोजा म्हणते आफ्रिकेत कशाला सरकशीत येतेच पाहू श्रीधर तिला जवळ घेऊन म्हणतो